श्री गणेशायन महा वाल्मिकीराम बालकांड सर्गसोळावा श्रेष्ठ देवाने नियुक्त केलेल्या नारायण विष्णूने जाणत असतानासुद्धा देवांचं देवांना मृदपणे विचारले देव हो त्या राक्षस राजाचा वध करण्याचा उपाय कोणता की जो योजला असता त्या ऋषिकंटकाला मी मारू शकेन असे विचारल्यानंतर ते सर्व देव अव्यय विष्णूला म्हणाले मनुष्यरूप घेऊन तू रणात रावणाला मार कारण शत्रूंचा नायनट करणाऱ्या त्या राक्षसाने दीर्घकाल तीव्र तप केले तेव्हा त्या तपाने लोककर्ता लोकपूर्वज ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्याने त्या राक्षसाला एका मनुष्याखेरीस तुला कोणत्याही प्राणीमात्राकडून भय नाही असा वर दिला वरदानाच्या वेळीच पूर्वी त्याने मानवानं लक्षात घेतले नाही अशा रीतीने या पितामहांच्या वरदानाने गर्वित होऊन त्याने तिन्ही लोकात उच्छाद मांडलाय स्त्रियांनासुद्धा तो भ्रष्ट करतो म्हणून हो हे परंतपा त्याचा वध मनुष्याकडून होईल असे वाटते हे देवांचे भाषण ऐकून आत्मवान विष्णूने पिता होण्याकरता दशरथ राजाची निवड केली तोही महा तेजस्वी राजा त्यावेळी पुत्रहीन होता आणि पुत्रेष्ट यज्ञ करीत होता विष्णूने तसे ठरवून पितामहांचा निरोप घेऊन देवाने आणि महर्षीने पूजन केल्यावर अंतर्धान पावला त्यानंतर यज्ञ करीत असता अग्नीतून विलक्षण तेजाचे महावीरशाली महाबलवान असे महासत्व प्रगट झाले ते सावळ्या रंगाचे पितांबर नसलेले रक्तमुखी दुंदुभीसारख्या घनगंभीर स्वराचे सिंहासारखे तुकचुकीत मिशा आणि डोक्यावर केस अशा स्वरूपाचे होते शुभलक्षणाने युक्त दिव्य अलंकाराने नटलेले पर्वताच्या शिखरासारखी उंच गर्वोद्ध वाघाच्या चालीने चालणारे सूर्यमंडलाप्रमाणे प्रभा असले असल्याने पेटलेल्या अग्नेच्या ज्वालेसारख्या अशा त्या महासत्वाने लाल सोन्याची वर रुप्याचे झाकण असलेली दिव्य पायसाने भरलेली पात्री प्रिय पत्नीला उराशी धरावे तशी साक्षात मायामये देवीला आपल्या दीर्घ बाहूंच्या विळख्यात घेतल्याप्रमाणे घेऊन दशरथाकडे पाहून त्याला ते म्हणाले हे राजा मला प्रजापतीने येथे पाठवले आहे तेव्हा राजा हात जोडून म्हणाला भगवान तुमचे स्वागत असो मी आपले काय काय करावे बरे तेव्हा तो प्रजापतीने पाठरलेला नर पुन्हा म्हणाला राजन देवांचे तू पूजन केलेस म्हणून तुला आज हे लाभले आहे हे राजश्रेष्ठा हे देवाने निर्माण केलेले पायस आहे ते प्रजोत्पत्ती करणारे भाग्यशाली आरोग्य वाढवणारे असे भार्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांना ते खाण्यास सांगून दे ज्या पुत्राकरता राजा तू यज्ञ करीत आहेस ते तुला त्यांच्या पोटी मिळतील बरे असे म्हणून आनंदित होऊन राजाने ती देवाने दिलेल्या अन्नाने भरलेली व देवानेच दिलेली सुवर्णाची पातळी मस्तकला लावून घेतली पाहताच प्रेम उत्पन्न करणाऱ्या त्या अद्भुत सख्याला नमस्कार करून अतिशय आनंदाने भरून जाऊन त्याने त्याला प्रदक्षिणा घातली ते देवनिर्मित पायस मिळाल्याने दरिद्र्याला धन मिळावेत असा तो अत्यंत आनंदित झाला मग ते महातेजपुंज अद्भुत स्वरूपाचे सत्व पायस देण्याचे काम आटोपून तेथेच गुप्त झाले मनाला सुखवणाऱ्या शरद ऋतूतील चंद्राच्या किरणाने आकाश उजळून जावेत असे त्याचे अंतःपूर हर्षाच्या किरणाने उजळून गेले त्याने अंतःपुरात प्रवेश केला आणि तो कौशल्यला म्हणाला हे आपल्याला पुत्र देणारी पायस घे राजाने कौशल्यला त्यातील अर्धे पायस दिले उरलेल्या अर्ध्यातील अर्धे सुमित्रेला दिले उरलेल्या अर्ध्यातील अर्धे कैक्याला दिले आणि मनात काही आणून त्या महामतीने राहिलेला अर्धा भाग पुन्हा सुमित्रेला दिला अशा रीतीने राजाने भाज्यांना वेगवेगळे भाग करून ते पायस दिले राजा ते त्या उत्तम स्त्रियांनाही पायस प्राप्त झाल्याने मनाला हर्ष होऊन वाटणे योग्य झाली असे वाटले राजा ते त्या उत्तम स्त्रियांनी वेगवेगळे ते उत्तम पायस प्राशन केले आणि लवकर असताना <coughs> अग्निसूर्यासारखे तेजस्वी गर्भ राहिले मग आपल्या पत्न्यांना गर्भ राहिलेत हे लक्षात घेऊन त्यांचे मन आश्वासित झाले आणि स्वर्गात विष्णूदशा इंद्र सिद्ध ऋषी इत्यादी गणांची पूजा पावल्याने आनंदित होतो तसा राजा हर्ष पावला बालकांडाचा सोळावा सर्ग समाप्त